अध्याय तिसरा वेदांची निर्मिती हे मुने व्यास मुनेपासून मी तत्वत जशी पुराणे श्रवण केली आहेत तशी तुम्हाला सांगतो मकर आदी दोन भकरादी दोन भ्रकारादी तीन वकारादी चार आणि अ ना पि गु आणि स्ता ह्या आद्याक्षरांनी युक्त असलेली वेगवेगळी सात मिळून अठरा पुराणे आहेत पहिले मत्स्य पुराण चौदा हजार असून अत्यंत अद्भुत मार्कंडेय पुराण नऊ हजार आहे तत्वेत भविष्य पुराण साडे चौदा सांगितले असून पवित्र भागवत 18,000 आहे तसेच ब्राह्मस पुराण दहा म्हटले आहे ब्रह्मांड पुराण बारा हजार आणि शंभर असून ब्रह्मवैवर्तक पुराण अठरा आहे वामन पुराण दहा आहे 24,000 आहे, 23,000 परम वराह पुराण पुराण पुराण 16,000 25,000 प्रचंड पद्मपुराण पंचावन हजार, हजार, पद्म हजार लिंगपुराण अक गरुड पुराण एकोणीस हजार असून कूर्म पुराण सतरा हजार आहे अत्युद्भूत स्कंद पुराण एक्क्याऐंशी आहे हे हो, निष्पापहांची नावे व ग्रंथ ग्रंथसंख्या मी तुम्हाला सांगितली आता उपपुराणे श्रवण करा प्रथम सनद कुमार पुराण नंतर नृसिंह पुराण शिवपुराण अनुपम दुर्वास पुराण कपिल पुराण मानव पुराण औशनस पुराण वारुण पुराण कालिका पुराण सांब पुराण नंदीकृत शुभ पुराण सौर पुराण पराशर पुराण अतिविस्तृत आदित्य पुराण माहेश्वर पुराण भागवत पुराण वशिष्ठ पुराण ही उपपुराणे आहेत अशी अठरा पुराणे केल्यावर व्यासमुनी पुराणा वृद्धिंगत असे अनुपम भारत आख्यान ग्रंथित केले आणि सर्व मन्वंतरातील द्वापर युगामध्ये ते धर्मरक्षणे जगताच्या कल्याणा करता प्रत्येक युगात विष्णू हो। करतो त्याचप्रमाणे कलियुगात ब्राह्मण अल्पायुषी व अल्पबुद्धी होतील हे जाणून पवित्र पुराण संहिता तो प्रत्येक द्वापार युगात अनेक प्रकारांनी विभक्त करीत असतो स्त्रिया शूद्र दिजेतर यांना वेदश्रवण शास्त्रसंमत नसल्यामुळे विशेषतः अठ्ठावीसाव्या द्वापर युगामध्ये धर्मवेत्यांमध्ये श्रेष्ठ असे व्यास झाले असून एकोणतीसावे द्वापारुग प्राप्त झाले असता द्रोणपुत्र अश्वत्थामा व्यास होणार आहे आजपर्यंत सत्तावीस व्यास होऊन गेले आणि त्यांनी प्रत्येक द्वापर युगात पुराण संहिता कथन केल्या पूर्वीच्या युगामध्ये उत्पन्न झालेले प्रत्येक द्वापर युगात कथन करणारे व्यास तू आम्हाला कथन कर असे ऋषीला सांगितले सूत म्हणतात पहिल्या द्वापर युगामध्ये ब्रम्हदेवाने स्वतःच वेदविभाग केले दुसऱ्यात प्रजापतीने व्यासकार्य केले तिसऱ्यात उशना चौथ्यात बृहस्पती पाचव्यात सूर्य सहाव्यात मृत्यू सातव्यात इंद्र आठव्यात वशिष्ठ नवव्यात सारस्वत दहाव्यात त्रिधामा अकराव्यात त्रिवृत्त बाराव्यात भारद्वाज तेराव्यात अंतरिक्ष चौदाव्यात धर्म पंधराव्यात त्रयारुणी सोळाव्यात धनंजय सतराव्यात मेधा तिथी अठराव्यात व्रती एकोणीसाव्यात अत्री विसाव्यात गौतम एकविसाव्यात उत्तम हरियात्मा बावीसाव्यात वाजश्रवावे तेव्यात अमुष्यायन सोम चोवीसाव्यात तृणबिंदू नंतर पंचवीसाव्यात भार्गव सव्वीसाव्यात शक्ती सत्तावीसाव्यात जातुकर्ण आणि नंतर अठ्ठावीसाव्यात कृष्णद्वैपायन व्यास झाले याप्रमाणे अठ्ठावीस व्यास कथन केले कृष्णद्वैपायनाने कथन केलेले श्रीमद श्रीमद भागवत संज्ञक पवित्र पुराण मी श्रवण केले आहे ते दुःखाचा नाश करणारे असून मनोरथ पूर्ण करणारे मुक्तीदायक वेदार्थाने वृद्धींगत सर्व वेदरहसूप सौंदर्याने व्यासानी जे पुराण करून विरक्त आणि अरळी पासून जन्मलेल्या आपल्या शुकनामक पुत्राला अत्यंत शुभ समजून पढवले ते वेदार्थाने संपन्न असलेले पुराण रहस्य मी व्यासमुखापासून गुरुच्या प्रसादामुळे श्रवण करून संभव, पुत्राने वरून, द्वैपाय मुनीन्नी, द्वैपायन मुनीन्नी, जे रहस्यतला कथन केले ते मी श्रवण केले संसारसागरातून तरुण जाण्याविषयी उत्सुक असलेल्या शुकाने श्रीमद भागवत रूप कल्पतरुच्या फलाचा आस्वाद घेण्याविषयी तत्पर राहून नाना ख्यान रूप रसांचे स्थान असलेले पुराण सर्वोत्कृष्ट सुंदर वैभवप्रद श्रेष्ठ पुराण जो श्रवण करतो तो वेद धर्मरहित आणि सदाचार संस्कार शून्य अंतकरणाने पापी असला तरी संपूर्ण भोग सुखाचा यथेष्ट उपभोग घेतो आणि देहावसानानंतर योग्याना प्राप्त होणाऱ्या श्रेष्ठ पदाला पोहचतो जो पुरुष देवीपुराण नित्यश्रवण करतो त्याच्या अंतःकरणात निरगुण हरिहराधिकांनाही अलभ्य सज्जनांनाही प्रिय ज्ञानरूप आणि समाधी योगाने ज्ञात होणारी ब्रम्हिणी भगवती वास्तव्य करते परिपूर्ण असा मनुष्यदेह प्राप्त झाला असता वक्ताही मिळाला असता जो संसारसागरातून तरुण नेणारी जणू नौकाण श्रवण करीत नाही तो हतभाग्य होय अरे रे मनुष्याच्या जन्माला येऊन सुंदर कर्ण लाभूनही जो पुरुष नेहमी परनिंदा श्रवण करतो तो हातभागी मंदवती पुरुष मनोरथ पूर्ण करणाऱ्या आनंद सागराचे निर्मल असे पुराण काबरे श्रवण करीत नाही अध्याय तिसरा समाप्तो